गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अर्थ अध्याय सातवा ओवी एकशे एकाहत्तर हे प्रभो मी ही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित मी माझे या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवन आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की मी सहजपणे ते आचरू शकेन तुझी माया ही विचित्र उपाधी आहे ती शरीरामध्ये आत्मबुद्धी उत्पन्न करते आणि शरीरसंबंधी जेवढे काही आहे ते सारे आत्मीय म्हणजे आपले आहे असे भासवते याप्रमाणे विपरीत भावना वाढून गेली आहे मी आणि माझे हेच माजून राहिल्यामुळे बुद्धी विचारशून्य होऊन घरादारावर अतिशय आसक्ती जडते त्यामुळे त्याग हा अवघड होऊन बसतो ती बुद्धी निर्मळ होईल अनायासाने आत्मस्वरूप आकलन होईल अशी देवाने कृपा केली पाहिजे तरच दास तरुण जातील हे पुरुषोत्तमा हे श्रीकृष्णा हे आत्मारामा ह्या आमच्यासारख्या आपल्या दासांना संसाराच्या यातनेतून मुक्त कर हे श्रीकृष्णा तुला सोडून हे दुसऱ्या कोणाला विचारवयास जाणे माझ्या मनाला आवडत नाही कारण साऱ्यांना विषयांनी ग्रासून सोडले आहे हे प्रभू आपण त्रिकाला बाधित सत्य स्वरूप स्वयंप्रकाश व सर्वांचे आत्मा आहात हे प्रभू आत्मतवाचा उपदेश करणारा आपल्या व्यतिरिक्त देवतांमध्ये सुद्धा मला दुसरा कोणीही दिसत नाही कारण ब्रह्मदेव इत्यादी शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळेच ते बाह्य विषयांना सत्य मानतात ब्रम्हदेवाला विचारवयाला जावे तर तो सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये गुंतलेला दिवस प्रजा उत्पन्न कशी करावी हीच त्याला विवंचना जो आपल्या अंगच्या स्वभावा धर्माप्रमाणे सदा सर्वदा संसार वाढवित असतो तो संसाराला तोडवणार कसा आपण केलेले तो कधीच बुडवणार नाही नारद ब्रह्मोपदेश करून संसार वाढू दैन असा झाला म्हणून ब्रम्हदेवाला राग येऊन त्यांनी नारदाला शाप दिला श्रीकृष्णा असे संसाराच्या आसक्तीने जे निरंतर त्यात घडून गेलेले आहेत त्यांना विचारावयाला मुळीच मन घेत नाही बरे ऋषींना विचारावयास जावे तर ते सदा सर्व स्वमताभिमानी आपलेच मत स्थापन करू पाहतात आणि त्यांच्या विरुद्ध जरा कोणी बोलले की त्याला शाप देतात मना द्रव्याचा अभिलाष धरून जे शिष्यांना उपदेश देतात त्यांचा मनातच विषय असल्यामुळे तो उपदेश म्हणजे पोट भरण्याचे गुरुला जर विषयासक्ती तर शिष्याला विरक्ती येणार कुठून आशाला जे विचारावयाला जातात ते स्वार्थाला मुक्तात तू सत्य स्वरूप स्वयंप्रकाश सर्वात्मा व अविनाशी असा असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने उपदेश कसा करावा व विकल्पाचा निराश कसा करून टाकावा हे तूच जाणतोस हे श्री कृष्ण नाथा ब्रम्हज्ञानाचा उपदेश करण्यास समर्थ असा तुझ्या शिवाय मला त्रिभुवनात कोणीही दिसत नाही अशा प्रकारे कृष्णा खरोखर आत्मा असा तूच आहेस आत्मज्ञान देणाराही तूच आत्मबोधामध्ये दे स्थिर करणाराही एक तूच आहेस हे भगवान आपण निर्दोष अनंत सर्वज्ञ नियंते शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठ दामाचे निवासी तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे हे यादव श्रेष्ठा तू नित्य शुद्ध आणि पवित्र मूर्ती आहेस म्हणून तुला मायामोह शिवत नाही आणि म्हणून तू पवित्र आहेस अशी तुझी लोक कीर्ती गातात, गोपांच्या उच्चिष्ट घासानेता भंग पावली नाही उलट त्या उच्चिष्ट घासाने घेतलेस तु तरी तुझी पवित्रता कमी झाली नाही कारण त्यामुळेच तिचा उद्धार झाला अर्थात दोषच दोषांना तारक झाले कालिया सर्पाचे मर्दन करून त्याचा अभिमान नाहीसा केलास तरी पवित्रता मोडली नाहीच त्याला निर्विश करून त्याचा उद्धार केलास रजक हा जातीने अत्यंत हीन तो अधपाता जावयाचा। याचा पण त्याला मारून पुनीत करून सायुज्य मुक्तीला पात्र केलेस गोपींशी निंद्य भासणारे कर्म करूनच त्यांना निष्काम करून सोडलेस त्यामुळे त्या अत्यंत पवित्र होऊन सायुज्य सदनाला गेल्या सुकर्म असो कि कुकर्म असो करीत असता पवित्रता निर्भय राहते म्हणूनच म्हणजे अकरच तुला पुरुषोत्तम हे नाम पडले आहे त्रिगुणांमध्ये जो सापडतो त्याला ते गुण जखरून टाकतात पण त्या गुणाचा तुझ्या मध्ये अंतच होऊन जातो म्हणून तू सर्वथा अनंत आहेस देशाच्या किंवा कालाच्याने तुला काही मर्यादा घालवत नाही म्हणून तू अनंत व अपार आहेस श्रुतींना सुद्धा तुझा पार लागत नाही तुला मी काय विनंती करावी आणि किती म्हणून काकुळटीला यावे तू हृदयस्थ ज्ञानमूर्ती आहेस त्यामुळे साऱ्या त्रैलोक्यात जाणता असा काय तो तूच एक ज्ञान अज्ञान या माया शक्ती, या साऱ्या ईश्वराधीन आहेत पण त्या ईश्वराचीही ईश्वर मूर्ती तू आहेस हे श्रीकृष्णा ही तुझी कीर्ती सत्य आहे हे कृष्णनाथा सर्वांचा नियंता सर्व करून अकर्ता व सर्व भोगून अभोगता असा ईश्वर तूच एक आहेस ज्या स्थानाचा देशाने किंवा कालानेही नाश होत नाही तू रहिवाशी असून पूर्णांचा पूर्ण अवतार आहेस नराचे तू अविनाश स्थान आहेस म्हणून तुला नारायण असे म्हणतात तुझ्यामुळेच जीवाचे चलन होते सर्वांचे चालक तुझ्यापाशी आहे अशा प्रकारचा तू स्वतः ईश्वर असून नराचा खास नारायण आहेस तूच युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला एकमेकांचा जीव घेण्याकरता पाऊल पुढे करून राहिलेल्या प्रसंगी आपला सखा जो अर्जुन त्याला ब्रह्मज्ञान सांगितलेस नारायण असा कृपाळू असल्यामुळे मी तुला शरण आलो आहे आधी आध्यात्मिक व आधीदैविक या विविध तापांनी मी तप्त झालो आहे हा संसार भयंकर दुखाने युक्त आहे संसार म्हणजे एक अंधारी विहीर आहे तीत कामक्रोधारी सर्प आहेत अशा दुःखात मी पडलो आहे तेथे पडल्यामुळे ब्रह्मद्वेषाच्या पोटात शूळ उठून त्याने मी तळमळत आहे त्यातून बाहेर निघावयाला आपल्या बुद्धीला तर मुळीच उपाय सुचत नाही या करता हे कृपा निधे हे दयाळा मला आत्मज्ञानाचा बोध करून वर काढ श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत ते चित्तातील अशुभ बहुदा, स्वतःचा स्वतःच उद्धार करून घेतात अंगात भूताचा संचार झाला म्हणजे तो मनुष्य अचावचा बडबडत सुटतो त्याला पाहून पंचाक्षरी अक्षता मंत्रून त्याच्यावर टाकतो त्याप्रमाणे पंचमहाभूतांचा संचार अगोदरच झाला होता कृष्ण लेखरु अगदी करून लोकांमध्ये जो अहम नावाचा मसोबा शिरला होता त्याला काढून टाकण्यासाठी कृष्णरूप पंचाक्षरी निघाला त्या अहम महिषासुराला काढून टाकण्यासाठी यदुअवधूत संवाद कथेच्या मृत्यू लोकांना येऊन आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे खरे पाहू गेले असता या परमार्थाला माता पिता सहाय्य करू शकत नाहीत पुत्र बंधू कन्या किंवा कांता ही कधीच सहाय्य होत नाही परमार्थाला व्याही साह्य होत नाही शेवटी ही साह्य करीत नाही तर जो आपल्या देहात राहून विवेक करीत असतो कार्यकारणाचा विचार करून आपल्याच बुद्धीने हा संसार तरून जात असतात नित्य कोणते व अनित्य कोणते याचा विचार करून त्यागाच्या द्वारे अनित्याला सोडून देतात आणि नित्य असते त्याचा स्वहितासाठी मोठ्या संतोषाने व स्वेच्छेने अंगीकार करतात नित्यत्वाने हे शिल्लक राहते तेही अनन्यत्वाने म्हणजे आपणच ते तत्व अशा भावनेने त्याचे चिंतन करीत असतात याप्रमाणे माझी दृढ भावना भावित गेल्याने कीटभृंग्याने ते मीच होऊन जातात व आपणच आपला उद्धार करतात सर्व प्राण्यांचा विशेषतः मनुष्याच्या बाबतीत आपण आपले गुरु असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारेच आपले कल्याण करून घेतो पशुपक्षादी योनीमध्ये सुद्धा हित कशात आहे व अनहित कशात आहे याचे ज्ञान असते मग मनुष्याच्या देहात ते कसे असणार नाही ते सहज पुरद्रूप असते हे लक्षात ठेव मी देहाने हे कर्म करतो त्याने तर स्फूर्तीच्या रूपाने कळतच असते अशुभ वासना सोडून देऊन जो विषयाची कल्पनाही मनात आणी नाही तो आपला आपणच गुरु होऊन नरकाच्या यातना चुकवतो हे लक्षात ठेव जो गर्भावस्था व जन्म यांना कंटाळतो मर मरण्याचा ज्याला उभ येतो जन्म मृत्यूच्या नाशाविषयी ज्याच्या मनाला तळमळ लागून राहते स्त्री पुत्राविषयी ज्याच्या मनात मोह वसत नाही आयुष्य काळाने ग्रासले तरी आपले खरे हित अजून कशातच दिसत नाही अशा विचाराने त्याला रात्रंदिवस झोप नसते <clears throat> विचार कर की तुझ्याच देखत तुझी बाल्यावस्था काळाने ग्रासून टाकली तारुण्याचे शिखर त्याने गिळून सोडले आणि आता तो वार्धक्या भोती घालीत आहे वार्धक्य म्हणजे काळ लागला आयुष्य हे अशा प्रकारे झपाट्याने व्यर्थ जात आहे हा आपला घात जगाला कळत नाही क्षणोक्षणी काळ व्यर्थ चाललेला आहे परमार्थाचे साधन तर काहीच होत नाही त्यामुळे जन्ममरणाचा भोरा हा अनर्थ पुढे दिसत असतो स्वर्ग नर कर्म व या चारही गोष्टी प्राप्त होत मनुष्यत्वामुळे याकरता पापकर्म सोडून देऊन मोक्ष धर्माचा स्वीकार केला पाहिजे अरे रे नरदेह हा मोक्षाचा वाटा असून तो व्यर्थ जात आहे ना ही गोष्ट त्याला शल्यासारखी हृदयात चालते म्हणून तो विषय व्यापार विसरून जातो अनित्यपणाच्या प्रत्यक्ष लक्षणाने संसार हा नाशवंत असल्याचे दिसून येते म्हणून तो त्यात आसक्त होत नाही या मृत्युलोकाचा भोगाविषयी तो विरक्त होतो याचप्रमाणे परलोकच्या सुखाचेही अनुमान बांधून तेही नश्वरच आहे त्यातही पतनच आहे हे लक्षात आणून त्याचाही मनाला स्पर्श होऊ देत नाही भगवान केव्हा कृपा करील संसाराचे बंधन केव्हा तुटेल ज्याच्या योगाने परमानंद प्राप्त होतो असा तो आत्मबोध केव्हा लाभेल हे श्री हरि लवकर धाव या दिनावर दया कर हे भक्त कैवारी श्री या संसार सागरातून माझा उद्धार कर ज्याप्रमाणे पाण्याशिवाय जसा मासा तळमळतो तसा आत्मज्ञानासाठी तो तळमळत असतो भक्तिप्रेमाच्या उसळ्यांवर उसळ्या येत असल्यामुळे देह संरक्षणाची कळल्यामुळे नरदेहाला उपेक्षा केली कोणाला ज्ञानाच्या गर्वाने ग्रासून टाकले आणि कोणी विषयालाच भुलून पडले कोणी साधनाच्या अभिमानाने ठकले गेले कोणी करू करू असे म्हणता म्हणता मरण पावले कोणी करता करता आडमार्गात घुसून भलतीकडेच वाहवले आणि करणे जेथल्या तेथेच राहिले मनाला विवेक कळला तरी विषय वासना सुटत नाहीत त्यामुळे संताप उत्पन्न होऊन तो नारायणाचे चिंतन करतो कृष्ण उद्धवाला म्हणतो विवेकासह वैराग्य ज्याला उत्पन्न होते तोच विशेष करून आपणाला आपण गुरु होतो असे जाण त्याच्या बुद्धीला मीच विवेकाचा प्रकाश देतो आणि त्या विवेकाने तो आपल्या मनामध्ये आत्मबोधतो असतो त्याला केवळ पाहिजे तरच आत्मबोध तत्काळ सफळ होतो सांख्य योग पारंगत विद्वान या मनुष्य योनी मध्ये इंद्रिय शक्ती मनसशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणाऱ्या माझ्या आत्मतवाचा पूर्णतः प्रकट रूपाने साक्षात व विवेकाने पुरुष असतो तो सांख्याचा व योगाचा विचार करतो त्याला अंतकरणामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती तत्काळ होते ज्या नरदेहामध्ये विवेक राहतो त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती होते जे सर्व शक्तीमान तत्व आहे तेच त्यांना हळूहळू दृष्टी गोचर होत असते ज्याच्या पासून सर्व शक्ती उत्पन्न होतात ते सर्व शक्तीला शक्ती देणारे आहे परंतु शक्तींना कळत नाही अशा स्वरूपाला ते पाहतात हे उद्धवा काय काय आणि किती किती गोष्टी म्हणून तुला सांगाव्यात या सृष्टी मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली परंतु मला नरदेहाची फार आवड कारण तो देह धारण करणारे जीव तात्काळ मदरूप होऊ शकतात मी एक दोन तीन चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे मी काही शरीरे एका पायाचीच केली दोन पायांची शरीरे तर पुष्कळच केली काही तीन पायांची केली ती तर मौजेची दिसतात चतुष्पाद प्राणी तर फार सुंदर दिसतात अशी नाना प्रकारची शरीरे मी घडवलेली आहेत अशी पृथ्वीवर मी निर्माण केलेली शरीरे किती आहेत त्यांचा अंत नाही पण ते प्राणी मला कर्त्याला ओळखीत नाहीत म्हणून ते मतिमंद होत माझ कर्त्याची प्राप्ती होण्यासाठी म्हणून मी आपल्या अंशाने ज्ञानशक्ती प्रकाशित करून मनुष्य शरीर निर्माण केले ज्या देहाने मला पावतात त्या देहाची मला फार आवड म्हणूनच वेद नर देहाचे वर्णन करतात आणि देव ही नर देहाची इच्छा करतात अनेक युक्तींच्या विचाराने लोक ह्याच नरदेहाने मला पावतात अशी नरदेहाची असलेली प्रीती श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितली कारण या मनुष्य शरीरात एकाग्र चित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझा सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात नरदेहाला येऊन ते कर्त्यांचा शोध करतात जो मी त्रिभुवनाची उत्पत्ती स्थिती व संहार करणारा परमेश्वर त्या माझा बुद्धीच्या अनुमानाने विचार करतात पण ते अनुमान व त्यापासून निष्पन्न होणारे ज्ञानही जडच असते कारण त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा प्रकाश, मी त्याहून निराळा आहे अशा लक्षणाने मला ते जाणतात पण अशा प्रकारची कितीही अनुमाने केली तरी मी काही त्यांना वश होणारा नव्हे तर जे कोणी अभिमान सोडून माझे स्वरूप पाहू लागतात त्यांनाच माझ्या स्वरूपाचा साक्षात अनुभव येत असतो हे लक्षात ठेव हो। ज्याची सर्व आशा नाहीशी होते तोच सावकाशपणे स्वरूपाला पोचतो त्यानेच कलिकाळाशी करता कास घातली म्हणून समजावे तोंड हे तर स्वतः सिद्ध असतेच पण निर्मळ आरसा असेल तरच ते त्यात दिसेल त्याप्रमाणे बुद्धीला विवेक प्राप्त झाला म्हणजे नरदेहात आत्मा भासू लागतो याविषयीचा एक जुना इतिहास आहे तो मी आता तुला सांगतो यदू आणि अवधूत या दोघांचा हा संवाद साधकांना साधन रूप आहे या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले उद्धवा आमचा यदू म्हणून जो पूर्वज होऊन गेला त्याने अवधूताबरोबर संबंधी सुंदर संवाद केला होता तो यदुराजा कसा होता म्हणशील तर क्षत्रिय ज्ञातीतील जणू काय इतर इतर रूप चंद्राच्या प्रकाशाला तो आपल्या तेजाने दीपवीत असे त्याने अवधूताकडून गुरुची लक्षणे श्रवण केल्यामुळे सायुज्यता मुक्ती त्याच्या हाताला आली तीच प्राचीन कथा आता मी तुला सांगतो धर्माचे मर्म जाणणाऱ्या एक एक ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले आत्मतेजाने प्रकाशणारा आणि ब्रह्मानंदाने डुलत असणारा कोणी एक अवधूत येत असलेला यदूने पाहिला यदूने त्या अवधुताच्या स्वरूपाचे बारीक निरीक्षण केले त्याने यज्ञोपवित धारण केलेले त्याच्या दृष्टीच पडले त्यावरून तो ब्राह्मण असून ब्रह्मवेत असावा अशी त्याची खात्री झाली यदू हा वनामध्ये क्रीडा करण्याकरता गेला असता हा अवधूत निर्भय आणि निशंकपणाने वागणारा त्याला येत समोर ये आतला प्राण तो बाहेर निवू देत नव्हता अशी प्राणापनाची समता धारणा न धरताच त्याची आपोआप झालेली होती त्याचे पाहणेही नवलाचेच होते दृश्यपणाने दृश्य पाहणे त्याला कळत नव्हते तो सर्वांगाने देखणे झालेला असून द्रष्टेपणानेच तो दृश्य पाहत असे मी एक वनात फिरणारा अशी त्याच्या मनाला जाणीवच नव्हती समदृष्टीच्या योगाने त्याला सर्वत्र व्यापकपणाच आलेला होता कर्म कार्य आणि कर्ता ही सारी तो आपण स्वतःच बनून राहिलेला होता क्रियेने शपथ घेऊन जीवाभावाने लिंब उतरलेले होते देहावर अहंता ठेवली होती तो देह मिथ्या ठरताच ती अहंता पळून गेली नित्यानित्य विवेक रूपी हो एकदम जाला। त्याने चारही आश्रमांची त्याला टाकले। त्या आश्रमामध्ये शास्त्र श्रवणविधीची पोथी होती ती जळून खाक झाली तिची राख सुद्धा हाती लागली नाही विधी निषेधाच्या पैजा व पंचायतन देवपूजा यांची राख रांगोळी झाली संचित क्रियमान कर्माची पुंजी होती तीही जळून खाक झाली याप्रमाणे तो अवधूत ब्रम्हानंदाने डुलत असणारा व निजसुखाने असलेला यदूने पाहिला सर्व संकल्प विकल्प रहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती म्हणूनच त्याला अवधूत असे म्हणावायचे एरवी तो ब्राह्मणच होता सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धून टाकला होता म्हणूनही त्याला अवधूत म्हणावे एरवी तो एक विख्यात ब्राह्मण होता अहम जो धूतो तोच अवधूत तोच योगी आणि तोच पुनीत, होय जो अहंकार ग्रस्त असतो तोच जन्म पतित होतो म्हणून समजावे त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य यावे तर देहाला मुळी देहत्वच नाही तेव्हा वार्धक्य येणार कुठून वार्धक्याला मुळी शिरकावच नाही व हेच तारुण्य कायम राहण्याचे मूळ कारण होय आणखीही त्याची लक्षणे आहेतपणाने भोगीत असतो म्हणून तो नेहमी तारुण्याने अगदी मुसमुसलेला होता आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने त्याने द्वैताला जिंकले असल्यामुळे तो असा निशंकपणाने वावरत होता त्याला भय म्हणून कोट कोठेच कसलेही वाटत नव्हते अशा प्रकारे अवधूताच्या लक्षणांचा निश्चय झाला व तो आत्मज्ञानाने पूर्ण आहे असे वाटले त्यामुळे यदूच्या अनिवार श्रद्धा बसली व नम्रपणा उत्पन्न झाला राजाचे चित्त प्रसन्न झाले व त्याने त्यास साष्टांग दंडवत घालून अत्यंत नम्रतेने भक्तीपूर्वक हात जोडून प्रश्न केला यदूने विचारले ब्रम्ह आपण काही कर्मतर करीत नाही तरी पण आपल्याला ही चतुर बुद्धी कुठून प्राप्त झाली जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात यदु म्हणाला स्वामी धर्म कर्म आचरून किंवा यम नियम साधूनही जी बुद्धी प्राप्त व्हावयाची नाही ती अपूर्व बुद्धी मला आपल्या दिसून येत आहे आपण सर्व कर्मांमध्ये तर कुशल दिसता परंतु काही एक न करता निश्चल असता आत्मज्ञानामुळे अकर्तात्म बोध आपल्या ठिकाणी बांधला आहे आणि त्यामुळेच अहेतुक बालकाप्रमाणे आपली स्थिती दिसून येते आपण बालासारखे वागता पण बालबुद्धी मात्र आपणापाशी नाही आपण सर्वथा सर्वज्ञ आह असे मला वाटते ह्या मृत्यू येऊन नरदेह मिळून आपल्यासारखी त्याची सार्थकता केलेली इतरांपास दिसत नाही साधारणत असे दिसते की मानसे आयुष्य यश संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींच्या इच्छा मनात धरूनच धर्म अर्थ काम किंवा तत्व जिज्ञासामध्ये प्रवृत्त होतात ह्या लोकातील लोक बहुत करून धर्मार्थ कामाचीच इच्छा करणारे आहेत म्हणून त्या विषयांचे ज्ञान ते अवश्य प्राप्त करून घेतात आम्ही स्वधर्म पाळतो म्हणतात स्नानसंध्ये कीर्ती मिरवतात आणि शेवटी द्रव्यासाठी गायत्रीचे फळ देऊन टाकतात आम्ही वेदोक्त यज्ञ करतो वेदमार्गाची स्थापना करतो असे म्हणून शेवटी इच्छा धरून ते एक उदरनिर्वाहाचे साधन करून सोडतात कोणी आम्ही स्वकर्मनिष्ठ आहोत असे म्हणून दर्भ मृत्तिका व पाणी यांचा नाश करतात पण वेळेला एखादा याचक आला असता त्याला मूडभर भीकही घालत नाहीत ढोंगी लोक आपला लौकिक वाढवण्यासाठी वैष्णव दीक्षा घेतात आणि झकपक देवपूजा करून दोहो हातांनी शंख वाजवून दाखवतात आयुष्य दान देणारे पुण्यपुरुष आपल्याला वैद्य व अहिंसक म्हणवतात परंतु स्थावर जंगमादी सर्व जीवांच्या हत्या करून यशाचे स्तोम मिरवतात आपली कीर्ती वाढवावी म्हणून कोणी कोणी तुळापुरुष दान करतात ते लोक मळमूत्राने भरलेला देह द्रव्याबरोबर तोलतात परंतु परमार्थाच्या इच्छेने कोणी कवडी सुद्धा खर्चित नाहीत मूर्ख लोकांना ही कशी भुरळ पडते पाहा। ते खरा स्वार्थ विसरून जातात पूर्वी पेरून ठेवलेला द्रव्य योग नशिबात नसलेले लोक लक्ष्मीची उपासना करतात पण लक्ष्मीचा पती जो श्रीहरी त्याचे ते अभागी भजन करीत नाही विश्वाचा गुरु जो श्री हरी, त्याची लक्ष्मी ही पत्नी होय तिचा जो तो अभिलाष करून राखून ठेवतो हरीची पत्नी हरीला देत नाहीत त्यांना हरी नरकात घालतो रोगाचा नाश होऊन आयुष्य मिळावे म्हणून सूर्याची उपासना करतात परंतु देह हा नश्वर आहे याची आठवणही नसते त्यामुळे आत्मस्वरूपाची विस्मृती पडते अशा प्रकारे आयुष्या करता कीर्ती करता व द्रव्या करता लोक भजनी लागलेले पाहतो। परंतु स्वामी आपले मोठे नवल दिसते कि आपण परब्रम्म स्वरूपात संलग्न होऊन राहिला विषयाचा जोर विलक्षण असतो त्यामुळे मिथ्या भ्रमाने लोक भ्रमले आहेत ज्ञानाची साधने साध्य करून विषय सुखाची इच्छा करतात वेदांत वार्तिकाच्या वाकपुट अद्वैत ब्रह्माचे प्रतिपादन करतात पण शेवटी पोटासाठी त्या ज्ञानाचा ते विक्रा करतात त्याचे आश्चर्य किती वर्णावे बरे कोणी आपल्याला योग ज्ञानी म्हणून लोकांमध्ये वायू कोंडून दाखवतात व डोळे मिटून ध्यानस्थ बसतात पण मनात मात्र विषयांचे चिंतन याप्रमाणे ज्ञानेच्छू लोक अनेक प्रकारची साधने साध्य करून मूर्ख बनतात पण आपण मात्र आत्मसुखद संपादन केले हे मात्र अलौकिक होय याप्रमाणे हे अवधूत स्वामी आपण जीवितला तृणप्राय करून सोडले असून सर्व लोकांना तुच्छ करून अगदी आत्महित होऊन हृदयात शांत झाला आहात असे आम्हाला दिसते त्याची लक्षणे ऐकावीत परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ विद्वान निपुण सुंदर आणि अमृत बोलणारे आहात असे असूनही आपण वेळा उन्मत्त किंवा दिसू देत नाही आपण काही करीतही नाही व काही इच्छितही नाही आपली आत्मशांती जडत्वाची आहे असे लोकांस दाखवता आपण सर्वथै स्वस्थ असलेले दिसता परंतु तुमच्या अंगात कसलीच विकलता नाही आपण अंगाने अव्यंग असल्यामुळे स्वरूपानेही फार शोभीवंत दिसता ज्ञान हे एकटेच होते त्याच्याबरोबर दुसरे कोणीच नसल्यामुळे ते परदेशी झालेले होते ते तुमच्यामध्ये शिरून राहिले म्हणूनच तुम्हाला कवी म्हणजे ज्ञानी हे पद आले तुम्ही करून अकरते झाला आहात हीच तुमची दक्षता आहे तुम्ही ब्रह्मरसाने परिपूर्ण असे रसाळ भाषण करता ते माधुरी अमृताला कसे येणार आपण ब्रह्मरस प्राशन करून ब्रह्मानंदाने मत्त झाला आहात त्या योगे उन्मत्त होऊन तुम्ही कोणाला नजरेतच आणीत नाही आपण सदा सर्वदा आत्मस्वरूपामध्ये जागृत असता म्हणून हे माझे आणि ते तुझे असे म्हणत नाही हेच आपणापाशी असलेले वेळ मात्र जगाला नेहमी दिसत असते आपण आत्मज्ञानाने तृप्त झाला असून परमानंदाने निवाला आहात ती लक्षणे ही आपल्यापाशी स्पष्ट दिसून येत आहेत जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसत नाही जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही काम लोभरूपी दावाग्नीमध्ये जळत असलेले तिन्ही लोक आमच्या डोळ्यांना दिसत आहेत त्यातून सुटलेला कोणीच दिसत नाही परंतु हे अवधूता आपणही पोळत नाही ही तुमची अक्षोभाकार वणवा लागला असता हत्तीने गंगा जळात बुडी दिली म्हणजे त्याला जशा अग्नीच्या झळा लागत नाहीत त्याप्रमाणे आपणही दुःख मुक्त आहात असे दिसून येते शीतोष्णादी द्वंद्वे आपल्याला शिवत नाहीत आपण ब्रह्म स्वरूपामध्ये निश्चळ राहिला आहात या करता हे दयाळा हे कृपा मूर्ती आपण थोडीशी विनंती करतो संसार आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो आपण हे आम्हाला सांगावे आपण ब्रह्मवेत ब्राह्मण असून आत्मानंदाने परिपूर्ण आहात त्या आनंदाचे कारण काय ते मला स्पष्ट करून सांगावे आपण देहात असून विदेह स्थितीने वागता आपल्याला विषय स्पर्श सुद्धा करू शकत नाही। इतका अलिप्तपणा आपल्याला कोणत्या रीतीने प्राप्त झाला आपल्याला राजाची भीड नाही श्रीमंताची चाड नाही दिनाचे भाषण मात्र गोड मानता आणि त्याचे मनोरथ आत्मज्ञान देऊन पूर्ण करता असे आपण अगदी कृपाळू आहात आपण दुःखार्थाचे बंधू असून दिनाचे दयाळू आहात तसेच निजात्म भावाने भावार्थी लोकांचे भक्तवत्सल आहात याप्रमाणे श्रीकृष्ण यदूचे भाषण मोठ्या आवडीने सांगू लागला तो उद्धवास म्हणाला सावधान चित्ताने हा बोध हृदयात धारण कर श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मण भक्त शुद्ध बुद्धी यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लवून तो त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले हे श्रीपती आपल्या मुखाने यदूच्या भाग्याचे वर्णन करू लागला यदू राजा ब्राह्मणांचा मोठा भक्त असून सत्वशील होता तसाच तो अत्यंत बुद्धिमान व श्रद्धाळू होता भगवत भाग्याने भाग्यवंत असलेला तो अवधूत यदूला भेटला तेव्हा आपल्या कल्याणाकरता अत्यंत नम्र होऊन यदूने त्यास विनंती केली मधुपर्क विधीने त्याची पूजा करून मृदुमधुरवाणीने त्याने प्रार्थना केली तेव्हा अवधूताला अत्यंत संतोष होऊन तो प्रेमाने बोलू लागला ब्राह्मण म्हणाले हे राजन मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक क्षीरसागर उचंबळावा किंवा कृपारूप मेघ गरजू लागावा अथवा आत्मसुखाची तुतारी वाजावी त्याप्रमाणे तो ब्राह्मण बोलू लागला हे राज तू यदुकुलदीपातील सूर्यच आहेस तुझी वाणी मोठी धन्य आहे तू आपल्या गुणांनी मला तृप्त केलीस राजा असून सात्विक सिद्ध लक्षणांनी युक्त अथवा सिद्ध लक्षणे ओळखणारा असा पृथ्वीवर तूच एक आहेस दुसरा कोणी दिसत नाही तू जो प्रश्न केला तो सुंदर गुणयुक्त आणि उत्तमातला उत्तम असा आहे तू स्वानंदाचे कारण विचारलेस ते मी तुला यथार्थ सांगतो, ऐक हे राजा गुरु शिवाय आत्मप्राप्ती कधीच घडत नसते ते गुरु मी तुला यथार्थ रीतीने सांगतो आत्मबुद्धीच्या विचारात गुंतलो असताना मी अनेक गुरु केले जाजा ज्या प्राण्यांमध्ये जे जे सद्गुण दृष्टीस पडले त्या त्या गुणा पुरता तो तो गुरुमी केला बुद्धीने त्या त्या गुणाचा स्वीकार केला आणि निज धैर्याने त्याची धारणा धरली त्यामुळे मी मुक्त झालो आणि असा स्वेच्छेने फिरत असतो हे राजा संसारसागरातून तरुण जाण्याला मुख्य सद्बुद्धी पाहिजे दुसऱ्या उपायाचा तिथे रिघाव नाही मग व्यर्थ कष्ट सोसण्यात काय अर्थ आहे ज्याच्या पाशी सद्बुद्धी नसते तो संसाराला आंदण दिलेल्या क्षणाची विश्रांती मिळत नाही ज्याच्या हृदय मंदिरात सद्बुद्धी नसते त्याच्या मनात वैराग्य कधीच उत्पन्न होत नाही मग तरणार कशाने विवेक म्हणून कसला तो स्वप्नात सुद्धा पाहत नाही वैराग्याच्या बरोबर तीचा पुडे संसार बिचारा काय करनार? ती त्याचे एका दोन तुकडे करून टाकील आधी संसार म्हणून काही एक असला पाहिजे तरच त्याचा नाशा करता खटाटोप केला तर चालेल पण जो मनुष्य विवेकाचा गावात शिरतो त्याचा संसार नाहीसाच होतो